दुष्काळ फार झाला पाणी जपून घाला लेखिका आणि अभिवाचिका विद्या हर्डीकर सप्रे कॅलिफोर्नियाच्या प्रथम दर्शनाने प्रत्येक माणूस दिपून जातो मैलच्या मैल मुक्त मार्ग म्हणजे फ्रीवे आणि त्यांच्या मध्यभागी भरलेले फुलांचे ताटवे त्यांच्यावर पाण्याचे शिडकावे करणारे स्प्रिंकलर्स हिरवीगार गावची मैदानं बदाम संत्री मोसंबी यांच्या वनराया सुबत्ता मुबलकता आणि ऐश्वर्याची किनार संपूर्ण राज्याला सुंदर समुद्र किनारा लाभलेला हा सुवर्णमय म्हणजे गोल्डन स्टेट असा कॅलिफोर्निया 15 वीस इंच वार्षिक पाऊस पडला की सगळे खुश यापेक्षा आणखी पाऊस पडून करायचं काय हवाईचं आम्हाला का आहे कौतुक नाही उंच दाट झाडांचं घनदाट जंगल तर नकोच नको हॉलिवूडचं रेड कार्पेट आणि गाल्फसाठी असलेली मनुष्य निर्मित ग्रीन कार्पेट्स याच्यामुळे सगळेच मजेत त्यामुळे काही वर्षापूर्वी या राज्यात वर्षा पाऊस कमी पडला तेव्हा आम्ही चक्क छत्र्याबित्र्या आडगळीत टाकल्या आणि गव्हर्नरनं सांगितलं पाणी जपून वापरा यंदा तर सगळं हसण्यावरी नेलं कुणी विचारलं तर थट्टेच्या स्वरात अहो आमच्याकडे कसली पाणी टंचाई म्हणजे रोज गाड्या धुत असाल तर आता आठवड्यातून चारदा धुवा असं म्हणून आम्ही उडवून लावायचो त्यानंतरच्या सुद्धा पाऊस कमी पडला तेव्हा आम्ही पावसाची थट्टा सुरू केली अहो कॅलिफोर्नियाचा पाऊस ना धोधो पडेल सांगतात तेव्हा उगाच झिरमिळतो अहो बोलून चालून हे मूळचं वाळवंट पाणी घालून घालून इथं हिरवे मळे बहरतात पण ख्या बात आहे अहो अख्ख्या देशाला बदाम पुरवतो आम्ही आणि आमच्या संत्र्याच्या झाडांना बहर येतो तेव्हा सबंद कॅलिफोर्निया नुसता घमघमतो काय विचाराल त्यामुळे पाऊस कमी पडला तरी लोक मजेत होते फुलं बहरत होती वणवे लागून जंगल भसमसात होत होती फळांच्या बहराने फांद्या वाकत होत्या पण धरणाची पाण्याची क पातळी मात्र वेगानं कमी होत होती एक दोन ठिकाणचे डि डिसॅलिनेशन प्लॅन्ट म्हणजे समुद्रजलापासून उपयुक्त पाणी तयार करण्याचे कारखाने छत्र्यांसारखेच दुर्लक्षित होते अशी तीन वर्ष उलटून गेली बातम्यांवरून कळायला लागलं की कॅलिफोर्नियात दुष्काळ पडतो आहे चर्चा सुरू झाल्या वर्तमानपत्र रकानं भरू लागली शास्त्रज्ञ राजकारणी अर्थतज्ज्ञ सगळ्यांच्या दुर्बिणी कॅलिफोर्नियाकडे वळल्या कुणीतज्ञ म्हणाले कॅलिफोर्निया हे जगातलं सर्वात मोठं जिओ इंजिनिअरिंग प्रॉजेक्ट आहे पण त्यात एक जीव फट आहे इथलं पाण्याचं चक्र कसं चालतं याची कल्पना कुणाला नाही पाणी पड़त, ते वाहून समुद्राला मिळतं आता तुमची आशा आहे ती म्हणजे समुद्रच तेव्हा ही डिसेलिनेशन पॅन्ट बांधा नवीन काहीतरी नाहीतर आणखी काही वर्षांनी कॅलिफोर्निया कसा दिसेल माहितीये आत्ताचा मंगळावरचा फोटो दिसतो ना तसा त्यानंतरच्या वर्षापासून घराघरात या चर्चा पोचायला लागल्या आणि नकळत पाण्याचे नळ सोडताना आमची सुद्धा धार बारीक पडायला लागली नवीन घरं बांधताना फ्लश फ्लशमध्ये कपात करण्याची नवी तंत्र वापरली जाऊ लागली हिरवळीला पाणी स्प्रिंकलर स्प्रिंकलरसुद्धा बारीक होऊ लागले ठिबक सिंचन म्हणजे ड्रिप इरिगेशनचं तंत्र वापरलं जाऊ लागले सांड पाण्याच्या पुनर्वापराचा विचार व्हाऊ लागला काही नवीन गरे बांधण्यावरच बांधणे घातली गेली प्रत्येकानं जरी एक लिटर पाणी एका दिवसात वाचवलं तरी दिवसाला एकोणचाळीस दशलक्ष लिटरची बचत होते हे कळल्यावर काहींनी शावरसमोर घड्याळं लावून पाणी कमी कसं वापरावं याचे प्रयोग करून पाहिले रेस्टॉरंटमध्ये पूर्वी पाण्याचे मोठे ग्लास भरले जात आणि ते सगळं पाणी टाकून द्यायच आता काही काही रेस्टॉरंटमध्ये विचारल्याशिवाय पाणी समोर येत नाही असं सुद्धा व्हायला लागलं चला पाण्याऐवजी बिअर पिऊ असा उपाय आमच्या एका शेजाऱ्यानं सुचवल्याचं ऐकलं दुसऱ्या शेजाऱ्यानं पाण्याचं पेल इतके छोटे केले कि त्यात एक वेळी घोटभरच पाणी मावते आता आमच्या गृहसंकलातले काही बहादर सोसायटीच्या सार्वजनिक हमामखान्यात जाऊन अंघोळ करायला लागले म्हणजे आपल्या घरचं पाणी वाचवलं की झालं हा सोयीस्कर विचार अहो असं करून कॅलिफोर्नियातलं पाणी कसं वाचणार असं म्हणणाऱ्या लोकांना त्यापेक्षा तू न्यूजर्सीत जाऊन अंघोळ कर ना असा सल्ला देऊन त्यांची खिल्ली उडवण्यात आली एकंदरीत प्रत्येकानं आपापल्या परीतनं आणि आपापल्या कुवतीप्रमाणे पाणी बचतीची जबाबदारी अंगावर घेऊन पाणी टंचाईवर उपाय सुरू केले दुष्काळ केवळ कमी पाऊस पडल्याने होत नाही नैसर्गिक आपत्ती आणि पाण्याच्या गैरव्यवस्थापनाची मानवी प्रवृत्ती यातून दुष्काळ उद्भवतो दुष्काळाचे विश्लेषण प्रत्येकजण आपापल्या परीनं करतो हवामान खात्याच्या तज्ज्ञांची पद्धत अशी आहे ते ओलेपणाचा अभाव आणि कोरडेपणा किती काळ राहतो याचा अभ्यास करून निष्कर्ष शेती शेतीतज्ज्ञांची पद्धत अशी आहे ते बघतात पाण्याच्या कमतरतेनं शेतीवर होणारे परिणाम जमिनीवर होणारे परिणाम म्हणजे मृतसंधारण इत्यादी आणि तलावाची घसरणारी पातळी हे सगळं त्यांना दिसायला लागतं अर्थतज्ज्ञांना शेतीचं नुकसान त्यातून समृद्धीवर होणारे परिणाम असे गुंतागुंतीचे प्रश्न भेडसावू लागतात त्यानंतरच्या वर्षाच्या प्रारंभीच गव्हर्नरनं कॅलिफोर्निया हे दुष्काळी राज्य असल्याचं घोषित केलं पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मग राज्य पातळीवर प्रयत्न सुरू झाले पाण्याच्या वाहतुकीसाठी पाईप्स टाकणं इस्रायलकडून डिसॅलिनेशन प्लांटची नवी तंत्र शिकणं नवीन प्लांट्स बांधणं आणि राज्यातल्या सुमारे एकोणचाळीस दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचून पाण्याच्या कपातीचे आवाहन करणं असे मार्ग गव्हर्नरने स्वीकारले एक जूनपासून राज्यात 25 टक्के पाणी कपात जाहीर झाली गावोगावी ग्रामसभा बोलावून लोकांना या प्रश्नाचं गांभीर्य समजावून दिलं गेलं यात दोन ॲप्रोचेस होते स्पेसशिप ॲप्रोच आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच स्पेसशिप अप्रोच म्हणजे काय तर पृथ्वी किंवा कॅलिफोर्निया म्हणा हे एक अवकाशयान आहे असं समजायचं आता अवकाशयानात तेच पाणी पुन्हा पुन्हा वापरण्याची तंत्र असतात तसं पाणी रिसायकल करा पावसाचं पाणी अडवा आणि त्याचा वापर करा हा विचार म्हणजे अवकाशयान तंत्रानं पाणी टंचाईच्या प्रश्नाला हात घालणं अमेरिकेत एखादा प्रश्न सोडवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले जातात उदाहरणार्थ प्रश्नांचा सर्वांगीण अभ्यास लोकांकडून आणि तज्ज्ञांकडून सूचना मागवणं लोकशिक्षण त्याच्यासाठी प्रथम लोकांमध्ये जागृत निर्माण करणं नंतर सामुदायिकरित्या प्रश्न सोडवण्यासाठी मदत आणि प्रशिक्षण आर्थिक सवलती जाहीर केल्या जातात आणि हे सगळं झालं की मग नियम केले जातात आणि ते न पाळणाऱ्यांना साम दाम दंड अशा पायऱ्या असतात यात नवीन असं काहीच नाही पण अशानं कार्यक्षमता नक्की वाढते लोक नियम पाळतात की नाही हे पाहण्यासाठी दंडुकेशाही न वापरता लोकांच्या सवयी कशा बदलता येतील हे पाहिलं जातं आम्ही सुद्धा आवर्जून आमच्या गावच्या ग्रामसभेला गेलो होतो सभेला खचून गर्दी होती पाणी खात्याच्या प्रमुखांनी सुरुवात केली हे पहा पाणी कपातीचा नियम तुम्हाला कदाचित आवडला नसेल मलाही तो आवडला नाही पण आपण सर्वांनी तो पाळूया ह्या गोड शब्दातल्या आवाहनाने सुरुवातीलाच त्यांनी सगळ्यांना आपलंसं केलं लोकांची सहानुभूती मिळवली एक मात्र व्यक्तीशहा एखादा कायदा मान्य नसला तरी सुद्धा तो पाळण्यासाठी स्वतःच स्वतःवर पहारा करण्याची वृत्ती इथं बहुसंख्य लोकांमध्ये दिसते उदाहरणार्थ मागे म्हणजे फार वर्षापूर्वी आमच्या गावात असा नियम झाला की ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी सिगरेट ओढायची नाही आणि धूम्र राखीव जागेत जाऊनच ओढायची तेव्हा हा जो फतवा होता तो आमच्या कंपनी प्रमुखाने वाटला तिने वाटताना तोंडात सिगरेट धरली होती याचा अर्थ तिला हा कायदा मान्य नव्हता हे तिनं न बोलता सांगितलं पण दुसऱ्या दिवसापासून तिनं कामाच्या ठिकाणी सिगरेट ओढणं बंद केलं हळूहळू सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणं आपोआप बंद झालं लोकांना तशी सवयच लागली तसंच आमच्या ग्रामसभेतही लोकांच्या सत्सद विवेक आवाहन केलं गेलं आणि मग पाण्याच्या वापरासंबंधी सरकारी कार्यक्रमांची माहितीसुद्धा दिली गेली उदाहरणार्थ कुणी घराभोवतीची हिरवळ कमी केली तर त्यांना सरकारतर्फे मदत दिली जाईल कमीत कमी पाणी वापरणारे कपडे धुवक म्हणजे वॉशर्स जर नवीन घेतले तर त्यांना सवलत दिली जाईल हाय एफिशियन्सी टॉयलेट्स बनवण्यासाठी सवलत दिली जाईल पाण्याचा वापर कसा कार्यक्षम करावा यासाठी मोफत सल्ला देण्याची सोय सरकारतर्फे असेल नव्या स्प्रिंकलरसाठी काही योजना असतील प्रत्येकाला पहिले पंचवीस स्प्रिंकलर्स मोफत दिले जातील दुष्काळात तगणारी झाडं लावायची असतील तर त्यासाठी आम्ही सरकारतर्फे मदत करू पाण्याचा वापर कमी करणाऱ्यांना आयकरात म्हणजे इन्कम टॅक्समध्ये सवलत देण्याचा सुद्धा विचार करू पाणीपट्टीत वाढ होईल पाणी वाया घालवताना कुणी दिसलं तर दिवसाला पाचशे डॉलरपर्यंत दंड होईल या आणि अशा योजनांची माहिती सांगून घरी जाताना प्रत्येकाला एक पाण्याची बादली भेट दिली अजूनही आमच्या राज्यात नळाचं पाणी 24 तास येतं पाणी आलं पाणी आलं पाणी गेलं पाणी गेलं असली धावाधाव नाही होत बादल्या घेऊन कोणाच्या रांगा नाहीत किंवा टँकरची वाटसुद्धा पहावी लागत नाही बदामाचं आणि संत्र्याचं उत्पादन कमी न करता पाणी कपात कशी करावी यावर विचार होतो त्यामुळे आम्ही तसे मजेत आहोत पण शावर सोडला की सुरुवातीला येणारं पाणी थोडं गार असतं ते आम्ही बादलीत पकडून बागेतल्या झाडांना घालतो बसा बसा पाणी सोडत नाही ब्रश करताना उगाच नळ सोडून ठेवत नाही लागेल तेव्हा आणि तेवढाच सोडतो अशा छोट्या छोट्या सवयी आम्हाला नक्कीच लागलेल्या आहेत पाणी हा ज्या माणसाचा जन्मसिद्ध अधिकार आहे असे म्हणताना आम्हा कॅलिफोर्नियाकरांना पाणी वापराच्या जबाबदारीची जाणीव नक्कीच झाली आहे